अध्याय तिसावा श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था श्रीशुख म्हणतात भगवान अचानकपणे अंतर्धान पावले तेव्हा गजराजा विना जशा दुःखी होतात तशा व्रज युवती ते दिसत नाहीत असे पाहून दुःखाने व्याकुळ झाल्या श्रीकृष्णांची चाल प्रेमपूर्ण स्मितहा्य विलासयुक्त नेत्रकटाक्ष मनोरम प्रेमालाभ वेगवेगळ्या प्रकारच्या लीला आणि हावभाव यांनी त्यांचे चित्त वेधून घेतलेले होते त्यामुळे श्रीकृष्णने झालेल्या गोपी त्यांच्या वेगवेगळ्या कृतींचे अनुकरण करू लागल्या आपल्या प्रियतमाच्या चालण्याची लकब हास्य पाहणे बोलणे इत्यादी बाबतीत त्या ते गोपी त्यांच्यासारख्याच होऊन गेल्या त्यांच्या शरीरामध्ये तीच हालचाल त्याच भावभावनं उतरल्या त्या स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्ण स्वरूप होऊन गेल्या आणि त्यांच्याच लिलाविलासाचे अनुकरण करीत मी श्रीकृष्ण आहे असं म्हणू लागल्या त्या सर्वजणी एकत्र येऊन स्वरात त्यांच्याच गुणांचे गायन करीत वेड्यासारख्या एका मनातून दुसऱ्या मनात त्यांना शोधू लागल्या श्रीकृष्ण सर्व जडचेतन पदार्थांमध्ये आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापलेले असूनही गोपी मात्र वनस्पतींना त्यांच्या ठावठिकाणा विचारू लागल्या हे पिंपळा हे पिंपरे हे वटवृक्षा नंदनंदन आपल्या प्रेमपूर्ण स्मितहासाने आणि नेत्रकटाक्षाने आमचे मन चोरून घेऊन गेलेले आहेत तुम्ही त्यांना पाहिलं काय हे कोरांटे अशोका हे नाग केशरा पुन्हा गा चाफ्या ज्यांच्या केवळ स्मितहासाने मानि मान धुळेला मिळतो ते बलरामांचे धाकटे भाऊ इथे आले होते काय हे कल्याण करणाऱ्या तुळशी भगवान त्यांच्या चरणानं तू आवडतेस म्हणूनच भ्रूमर पिंगा घालीत असूनही ते तुझी माळ घालतात तू आपल्या प्रियतम अच्युताला पाहिलंच काय हे मालती हे मल्लिके जाई आणि जुई प्रिय माधवाला तुम्ही पाहिलं काय आपल्या हाताने स्पर्श करून तुम्हाला आनंदित करीत ते इथूनच गेले असणार आम्रवृक्षा चारा फणसा आसण्या कांचना जांभळा रुई बेला बकुळा आमरा कदंबा दुपारी तसेच इतर यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षानं श्रीकृष्णाशिवाय सुन्या झालेल्या आम्हाला त्यांचा मार्ग सांगा ना हे पृथ्वी देवी तू अशी कोणती केलेली आहेस की ज्यामुळे श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाच्या आनंदाने गवत वेली इत्यादींच्या रुपाने अंगावर रोमांच प्रगट करीत आहेस तुझा हा आनंद श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शामुळे आहे का वामन अवतारामध्ये त्यांनी तुला चरणाने मोजले होते त्यामुळे आहे की त्याही अगोदर वराहांच्या अंग स्पर्शाने तुझीही स्थिती झाली नाही ना अगं गडेहरिणी आपल्या शरीर दर्शनाने तुमच्या डोळ्यांना परमानंदाचे दान करीत श्रीकृष्ण आपल्या प्रियेसह इथून तर गेले नाहीत ना कारण त्यांच्या कुंदकळ्यांच्या माळेचा सुगंध इथे येऊ लागलेला आहे झी माळ त्यांच्या प्रियेच्या अंगस्पर्शाच्या वेळी लागलेल्या स्तनावरील केशराने केशरी झालेली आहे हे वृक्षांच्या सुगंधाने धुंद झालेले भ्रमर ज्यांचा पाठलाप करीत आहेत ज्यांच्या एका हातात कमळ असून दुसरा हात प्रियेच्या खांद्यावर ज्यांनी ठेवलेला असेल तर बदनामाचे धाकटे बंधू विहार करी तिथून गेले असतील तुम्ही त्यांना वंदन करण्यासाठी झुकलेले असताना त्यांनी आपल्या प्रेमपूर्ण नजरेने तुमच्या वंदनांचा स्वीकार केलेला के असेल अग ना अगं या वेलीनं विचारा बरे वृक्षरूपतीच्या भुजांनी यांना आलिंगन दिलेले असले तरी तर यांच्या शरीरावर जे कळ्यारूपी रोमांच उभे राहिलेले आहेत ते भगवंतांच्या नखाच्या स्पर्शामुळेच आहेत ना याप्रमाणे वेड्यासारखे बडबडणाऱ्या गोपी श्रीकृष्णांना धुंडीत असताना व्याकुळ होत होत्या आता तर त्या भगवनमय होऊन भगवान त्यांच्या निरनिराळ्या लिलांचे स्वत अनुकरण करू लागल्या एक पुतना झाली तर दुसरी श्रीकृष्ण होऊन तिचे स्तन पिऊ लागली कुणी छकडा झाली तो कुणी बाकृष्ण होऊन रडत त्याला पायाची ठोकर मारून उलटून टाकले कोणी गोपी बाळकृष्ण झाली तर कोणी तृणावर्त दैत्याचं रूप धारण करून त्याला घेऊन गेली एखादी गोपी पाय पायओत पैझण वाजवीत रांगू लागली एक कृष्ण झाली तर दुसरी बलराम आणि पुष्कळशा गोपी गोपाळ झाल्या एक गोपी झाली वत्सासूर तर दुसरी झाली बकासूर मग दुसऱ्या गोपींनी श्रीकृष्ण म्हणून वत्सासूर आणि बकासूर झालेल्या गोपींना मारले जसे श्रीकृष्ण बासरी वाजवून लांब गेलेल्या गाईंना बोलावीत तशी त्यांच्याप्रमाणे एक गोपी वेणू वाजवून खेळू लागली तेव्हा बाकीच्या वाहवा वाहवा करून तिची प्रशंसा करू लागल्या एक गोपी स्वतःला श्रीकृष्ण समजून दुसऱ्या सखीच्या गळ्यात हात टाकून चालू लागे आणि दुसऱ्या गोपीना म्हणे अग मी श्रीकृष्ण आहे तुम्ही माझेही मनोहर चालणे पाहात खरे एखादी गोपी श्रीकृष्ण होऊन म्हणे अरे व्रजवासियानो तुम्ही वादळ पावसाला भिवू नका त्यापासून वाचण्याचा उपाय मी शोधला आहे गोवर्धन उचल धरल नक्कल करीत ओढ़ी उचल डोक्या धरीत होती परीक्षिता एक गोपी दुसर दु, गोपी डोक पार्न वर चढ़ी अरे दुष्ट सर्पा तू इत निघन जा दुष्टा दमन गोपी कर आोपी अरे गोपाणनुवडा भयंकर मणवा पेटला है पहा तुम्हें ताबड़तोबो बंद कर मी सहजपणे तुमचे त्यापासून रक्षण करी एका गोपीने दुसरीला फुलांच्या माळेने उखळायला बांधले आता ती बांधलेली सुंदर गोपी हाताने तोंड झाकून ध्याची नक्कल करू लागली अशा प्रकारे खेळत गोपी वृंदावनातील झाडं वेली इत्यादींना श्रीकृष्णांच्या ठाव ठिकाणा विचारित जाऊ लागल्या त्याचवेळी त्यांनी एके ठिकाणी भगवंतांच्या चरणांचे ठसे पाहिले त्या आपापसात म्हणू लागल्या हे चरणांचे ठसे निश्चितच महात्मा नंदनंदनांचे आहे कारण यामध्ये ध्वज कमळ वज्र अंकुश जव इत्यादी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत भगवंतांना शोधीत गोपी पुढे निघाल्या तेव्हा त्यांना श्रीकृष्णांच्या बरोबर दुसऱ्या युवतीची सुद्धा चरणचिन्ह दिसली ती पाहून त्या व्याकुळ झाल्या आणि म्हणू लागल्या जशी हत्तीन हत्ती बरोबर त्याचप्रमाणे नंदुकुमारांबरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या कोणत्या स्त्रीची ही चरणचिन्ह असावी सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांची ही खात्रीने आराधिका असली पाहिजे म्हणूनच हिच्यावर प्रसन्न होऊन आमच्या गोविंदांनी आम्हाला सोडून हिवा एकांतात आणले सख्यानु श्रीकृष्णांनी आपल्या चरणकमलांनी ज्या या धुणीला स्पर्श केला ती धन्य होय कारण ब्रम्हदेव शंकर आणि लक्ष्मी सुद्धा आपलं पाप नाहीसं करण्यासाठी ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात जी ही एकटीच एकांतात जाऊन श्रीकृष्णांचे पान करीत आहे त्या गोपीची ही पावलं तर आपल्या मनाला फारच पीडा देत आहेत इथे मात्र तिच्या पाऊल कोणा दिसत नाहीयेत कदाचित प्रियानं प्रियेच्या सुकुमार तळव्यांना गवताची टोकं टोचू नयेत म्हणून तिला आपल्या खांद्यावर घेतले असावेत सख्यानो पहा ना इथे कामी श्रीकृष्णांची पावलं प्रियेला उचलून नेताना झालेल्या ओझ्यामुळे अधिक खोल रुतरली दिसत आहेत पहा पहा इथे वल्लभाने फुले तोडता यावीत म्हणून प्रियेला खाली उतरवलेले आहे आणि इथे त्या प्रियाने प्रियेसाठी फुलं तोडलेली आहेत टाचा करून फुलं तोडल्यामुळे इथे त्यांचे पाय पूर्ण उमटलेले नाहीत इथे त्या कामी कामीने आपल्या कामिनीची वेणी घातली असावी आणि ती फुलं तिच्या वेणीत गुंफण्यासाठी ते इथे नक्कीच खाली बसलेले असतील भगवान श्रीकृष्ण आत्माराम असून अखंड स्वतःमध्येच रमलेले असतात तरीसुद्धा त्यांनी कामी जनांची दीनता आणि स्त्रियांची पुरुषांना वश करण्याची वृत्ती दाखवण्यासाठी त्या गोपींबरोबर एकांतामध्ये क्रीडा करण्याची लिला केलेली असावी अशा प्रकारे बेभानून एकमेकींना पाऊलखुणा दाखवीत त्या बनावनात भटकू लागल्या इकडे श्रीकृष्ण दुसऱ्या गोपीला वनात सोडून ज्या गोपीला एकांतात घेऊन गेलेले होते तिला वाटले की आपणच सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ आहोत म्हणून तर ज्या गोपी त्यांची कर इच्छा करतात त्यांना सोडून ते माझे प्रिय श्रीकृष्ण माझ्याबरोबर राहिले वनात गेल्यावरती गोपी गर्विष्ठपणाने श्रीकृष्णांना म्हणाली प्रियतमा माझ्या चण्या आता आणखी चालवत नाही म्हणून तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे मला उचलून घ्या तिनं असं सांगितल्यावर ते म्हणाले प्रिय ठीक आहे तू माझ्या खांद्यावर बस आणि एकदम अंतर्धान पावले तेव्हा मात्र ती गोपी पश्चाताप करू लागली हे नाथा हे रमणा हे श्रेष्ठ हे महाभुजा आपण कुठे आहात कुठे आहात आपण माझ्या सख्या मी तुमची दीनदासी आहे माझ्या जवळ या भगवान जाण्याचा मार्ग शोधित गोपी तिथे जाऊन पोहोचल्या तिथे जवळच त्यांना दिसले कि प्रियतमाच्या वियोगाने त्यांची सखी दुखाने बेशुद्ध होऊन पडलेली आहे श्रीकृष्णांच्याकडून जो मान प्राप्त झाला होता तो तिने त्यांना सांगितला आणि आपल्याच गर्वामुळे आपला अवमान झाल्याचेही सांगितले ते ऐकून गोपिंदच्या आश्चर्याला पारावर नाही यानंतर वनामध्ये जिथपर्यंत चंद्राचे चांदणे पडलेले होते तिथपर्यंत त्या त्यांना शोधीत गेल्या परंतु पुढे अंधार आहे असे पाहून त्या परत फिरल्या गोपींचे मन श्रीकृष्णमय होऊन गेले होते त्या त्यांच्याविषयीच बोलत होत्या त्यांच्या हालचाली केवळ श्रीकृष्णांसाठीच होत्या किंबहुना त्या कृष्णमयच झाल्या होत्या त्यांच्या गुणांचेच गायन करणाऱ्या त्यांना आपल्या घराची इतकेच नव्हे तर शरीराची सुद्धा आठवण राहिली नाही श्रीकृष्णांच्याच चिंतनात बुडून गेलेल्या गोपी यमुनेच्या वाळवंटात परत आल्या आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत सर्व मिळून श्रीकृष्णांच्याच गुणांचे गायन करू लागल्या समाप्त